वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग सत्तेचाळीसावा अनुचरणी वाहने यांच्यासह पाच सेनापतींना हनुमानाने मारल्याचे ऐकून राजाने समरात निष्ठोर अशा योद्धा करण्याला उत्सुक असणाऱ्या अक्षकुमाराकडे डोळा फिरून पाहिले त्याची दृष्टी पडल्याने उत्साहित झालेला प्रपी अक्ष मुख्य ब्राह्मणाने हवी टाकताच अग्निजसा भडकावा एकदम त्या राजसभेत उठून उभा राहिला त्याच्या हाती सोन्याने मढवलेले धनुष्य होते तो महान वीरवान राक्षश्रेष्ठ उगवत्या सूर्यासारख्या चमकणाऱ्या शुद्ध सुवर्णाच्या तारांचे जाळे पसरले आहे अशा रथात बसून त्या महावानराकडे निघाला तपश्व्या करून करून साठवलेल्या पुण्याने मिळालेला शुद्ध सोन्याच्या जाळ्याने मढवलेला पताका रत्नजडीत ध्वज लावलेला आणि मनाच्या वेगाने धावणारे आठ उत्तम घोडे झुंपलेला देवासुरान सुद्धा चढाई न करता येण्याजोगा कसलाही अडथळा न जमानता जाणारा विजेसारखा आकाशात फिरू शकणारा सर्व साधनांनी सज्ज केलेला भाते आणि आठ खडग दोरात बांधून ठेवलेला आणि क्रमाने शक्ती आणि तोमर यांचाही समावेश असलेला सोन्याच्या कमरपट्ट्यासह सो, युद्धोपयोगी प्रत्येक वस्तूने पूर्ण असलेला चंद्र सूर्याप्रमाणे शोभणारा असा तोरवच होता त्या सूर्यासारख्या दैदिप्यमान रथात बसून तो देवासारखा पराक्रमी अक्ष निघाला घोडे हत्ती मोठे रथ <coughs> यांच्या आवाजाने आकाश आणि पर्वतांसह पृथ्वी दना कपिकडे चालला प्रलयकाच्या अग्निप्रमाणे लोकांचा संहार करणाऱ्या वानरापाशी पोहचून सिंहासारखे डोळे असणारा तो अक्ष आश्चर्याने गडबडून बसलेल्या त्या वानराकडे बहुमानाच्या दृष्टीने पाहू लागला त्या महात्म्या कपिचा वेग त्याच्या शत्रूंच्या बाबतीतला पराक्रम आणि आपले स्वतःचे बळ हे लक्षात घेऊन तो महाबलवान रावणपुत्र प्रलयकाच्या सूर्याप्रमाणे वाढला त्याचा विक्रम विक्रमाने युद्धात त्याचे निवारण करणे कठीण झालेले पाहून त्या अक्षाला क्रोध चढला तो काही काळ स्थिर राहिला आणि मग आपल्याला सावरून त्याने तीन धारदार बाण सोडून हनुमंताला युद्धाला प्रवृत्त केले त्या बेगुमान श्रमाला दाद न देणाऱ्या शत्रुचा पराजयच करण्यास सरावलेल्या त्या वानराकडे हाती बाण आणि धनुष्य घेऊन क्षुब मनाने अक्षाने पाहिले गळ्यात सोन्याचे पदक दंडात बाजूबंद कानात सोन्याची कुंडले घातलेल्या आणि वेगाने आक्रमण करणारा अक्ष वानराला जाऊन भिडला सुरा असुराने सुद्धा संभ्रमात पडावे असा त्या दोघांचा अप्रतिम असा तो सामना होता भूमीने टाहू फोडला सूर्य तापेनासा झाला वारा वाहिनासा झाला पर्वत हालू लागले कपिचे आणि कुमाराचे ते पराक्रम युक्त युद्ध पाहून आकाश निनादू लागले आणि समुद्र खवळा नेम कसा धरावा बाण कसा लावा तो कसा सोडावा याचे शास्त्र बरोबर जाणणाऱ्या त्या वीराने चांगले फाळ असलेले सोन्याची पिसे लावलेले विषारी सर्पासारखे असलेले तीन बाण वानराच्या डोक्यावर मारले ते बाण समानपणे त्याच्या डोक्याला जाऊन लागून त्यातून रक्त वाहू लागले आणि त्याचे गरघरा फिरणारे डोळे त्या रक्ताने भरले बाणरूपी किरणाने तो उगवत्या ते सूर्यासारख्या तेजाचा हनुमान किरणांची माळ घातलेल्या आदित्यासारखा शोभू लागला मग वानर तो श्रेष्ठ मंत्री त्या महान राजाच्या पुत्राला प्रेक्षणीय आयुध आणि धनुष्य उंचावून उभा असलेला पाहून आनंदला युद्धोत्सुक होऊन तो आणखी वाढला मंदर पर्वताच्या शिखरावर विराजमान झालेल्या सूर्यासारखा तो, तो वानर बल आणि वीर यांनी युक्त असलेला कोपाने भडकून जाऊन आपल्या डोळ्यातील अग्नीच्या ज्वालाने त्यावेळी कुमाराक्षाला त्याच्या सैन्यासह आणि वाहनासह जाळू लागलं मग इंद्रधनुष्यासारखे धनुष्य हाती घेतलेला शरांचा वर्षाव करणारा तो राक्षसरूपी मेघ युद्धात वानरश्रेष्ठावर मेघ पर्वतश्रेष्ठावर वृष्टी करतो त्याप्रमाणे भराभर बाण सोडू लागला तेव्हा रणात भयंकर शौर्य गाजवणाऱ्या तेज बल वीर्य वृद्धिंगत होऊन धनुष्य चालवणाऱ्या कुमार अक्षाला युद्धात पुढे पाहून तो वानर हर्षाने मेघासारखा प्रचंड आवाज करून गर्जू लागला तो अक्ष अननुभू बाल असल्यामुळे लड़ताना आपल्या स शौर्याविषयी गर्व करून पराकाष्ठेच्या संतापाने रक्तासारखे डोळे लाल करून हत्ती गवतानी झाकलेल्या खूप खोल खड्ड्यात जसा जाऊन पडावा तसा रणात ज्याच्याशी तुलना होणारे अशा त्या वानरावर तुटून पडला त्याने जोराने टाकलेल्या बाणामुळे तो मेघगर्जनेसारखा आवाज करू लागला प्रचंड उत्साहबळाने जणू भराभर आकाश फोडे भुज्या आणि मांड्या यांच्या वाटेल तशा चलनवलनाने तो भयंकर दिसू लागला राक्षसचा तो बलवान प्रतापी प्रमुख वीर त्या आकाशात उडणाऱ्या गारांचा वर्षाव करावा तसा शरांचा त्याच्यावर वर्षाव केला त्याचे ते बाण चुकी तो वीर वानर वायू मार्गावर फिरू लागला युद्धात प्रचंड पराक्रमी असलेला तो हनुमान शर सोडण्या सुटण्याच्या वाऱ्याप्रमाणे सज्ज करून नाना आकाशात टाकणाऱ्या अक्षकडे आदराच्या दृष्टीने हनुमानाने पाहिले आणि त्या वायुपुत्राला चिंता उत्पन्न झाली महात्म्या श्रेष्ठ कुमाराने गर्जना करणाऱ्या वानराच्या भुजांच्या मधला भाग बाणाने फोडला तेव्हा तो महाबहू वानर या विशेष कर्माचे गुण गुणग्रहण करून अक्षाने रणात जो पराक्रम चालवला त्याचा विचार करू लागला उगवत्या सूर्यासारखे प्रभा असणारा हा महाबलवान बालपणाला न शोभणार आहे असे हे महान कर्म करीत आहे सर्व युद्ध कौशल्य अंगी असणाऱ्या या कुमाराला मारावे असे माझ्या मनात येत नाही या महात्मा शौर्याने महान आहे संग्रामात स्थिर मती राहून सर्व सहन करणार आहे याचे युद्धकर्मातील गुण प्रगट झाल्यामुळे नाग यक्ष मुनीने खात्रीने याचा सन्मान केला असला पाहिजे पराक्रमाचा कसून अभ्यास केल्याने पोख्त मन झाल्यामुळे हा प्रमुळ झरा आणि पुढे उभा राहून मला पाहत आहे सुरा असुरानासुद्धा जबरदस्त असणाऱ्या याच्या मनाला पराक्रमानेच धक्का बसे बरे याची उपेक्षा केल्याने हा दबणार नाही कारण याचा पराक्रम रडात वाढतच आहे याला मारून टाकणं हेच मला योग्य वाटते वाढणाऱ्या आगीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही य यो शत्रूच्या जोरदार चढाईचा असा विचार करून आणि आपल्या पुढच्या कामाच्या जोडणीची आखणी करून त्या शौर्य संपन्न महाबलवानाने आपला चढाईचा वेग वाढवून तेथल्या तेथेच त्याचा वध करण्याचे ठरवले वायुपुत्र वानराने त्याचे ते, ते पुढे मागे जाताना भार सहन करणारे उत्तम रीतीने जोडलेले ओठ मोठे उत्कृष्ट गोळे उत्तम रीतीने जोडलेले आठ मोठे उत्कृष्ट घोडे वायूमार्गावर आपल्या तळहाताच्या प्रहाराने मारून टाकले तसाच त्या सुग्री मंत्र्याने त्याचा महान रज खिळखिळ्या खीड़ करून तळहाताच्या तडाख्याने निकामी केला तो रज दांडी वाकून बैठक मोडून घोडे मारले गेल्यामुळे आकाशातून खाली भूमीवर कोसळला त्या महारथीने तो रथ सोडून दिला आणि हातीधनुष्य घेऊन खडगासह आकाशात उडाला जणू उग्र वीरवान ऋषी समाधी लावून देह टाकून देवलोकी जा तसा गरुड वायू सिद्ध हे वापरित असलेल्या आकाशातील मार्गावर तो फिरत असता वायू वेगाने जाणाऱ्या वानराने त्याच्याजवळ जाऊन त्याचे दोन्ही पाय एकामगूने घट्ट झाले गरुडाने महासर्पाला धरून फिरवावे तसे त्या ते वानराने त्याला हजारो फेऱ्याने गरगरा फिरवले युद्धात पित्यासारखा विक्रम असणारा त्या वानररोत्तमाने वेगाने त्याला खाली भूमीवर टाकले त्याबरोबर त्याचे बाहू मांड्या कंबर स्तन मोडले त्याचे अंगातून रक्ताच्या धारा लागल्या आणि त्याची हाडे आणि डोळे यांचा चक्का चूर झाला सांधे निखळलेल्या आणि स्नायू विस्कटलेल्या अवस्थेत त्या राक्षसाला वायुपुत्राने भूमीवर टाकून मारले भूमीवर त्याचा चक्का करून राक्षस राजाला मोठे भय निर्माण केले तो कुमार मारला गेल्यावर महर्षी आणि ग्रह एकत्र येऊन भूतय यक्ष सर्पासह मिळून येऊन इंद्रासह देव येऊन अत्यंत विस्मयचकित होऊन त्या वानराकडे पाहू लागले रक्तासारखे लाल डोळे असलेल्या इंद्रपुत्रासारख्या अक्षय कुमाराला रणात मारून तो वीर लोकक्षय करण्याकरता सज्ज झालेल्या काळासारखा परत त्याच तोरणावर गेला सुंदरकांडाचा सत्तेचाळीसावर सर्ग समाप्त